पुस्तक जातीभेद निर्मूलन लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील पाश्चात्य पंडितांचे मत भारतातील जातीच्या प्रसाराचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत अशा तरेने महापुरुषवादी उपपत्ती आपल्याला फारशी मदत करू शकत नाही पाश्चात्य पंडितांनी महापुरुष पूजेला न फसता वेगळ्या तऱ्हे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या मते ज्या केंद्रबिंदूभोवती जाती निर्माण झाल्या तसे एक धंदा दोन वर्गीय संस्थांचे अवशेष इत्यादी तीन नव्या श्रद्धेचा उदय चार मिश्र जातीय संतती आणि पाच देशांतर हे केंद्रबिंदू इतर समाजामध्ये अस्तित्वात नाहीत की काय आणि ते केवळ भारताचे वैशिष्ट्य आहे काय असा यावर प्रश्न निर्माण होऊ शकेल ते केवळ भारताचे वैशिष्ट्य नसेल व सर्व जगात सारखेच आढळून असेल तर पृथ्वीच्या इतर भागात त्यांनी जाती निर्माण केल्या नाहीत वेदाच्या भारतभूमीपेक्षा ते इतर भाग जास्त पवित्र आहेत म्हणून की काय की ते पंडितच सुकले मनावे? मला शंका येते की दुसरे विधानच सत्य असावे वरीलपैकी एक किंवा अनेक केंद्रबिंदूवर आधारित उपपत्तीबद्दल अनेक लेखकांनी श्रेष्ठ दर्जाचा सिद्धांत मांडल्याचा आव आणला तरी जवळून तपासून पाहिल्यानंतर मॅथ आर्नॉल्डच्या कसल्याही समावेश नसलेल्या मामुली वस्तूचे भव्य नाव या विधानाची ती फिटफाट उदाहरणे आहेत असे कोणत्याही खेदाने मनावे लागते। सर डेंजिल आयबेस्टन मिस्टर नसफिल्ड मिस्टर सेनाट आणि सर एच रिसले, यांनी पुढे मांडलेल्या जातीच्या वेगवेगळ्या उपपत्ती यास नमुन्याच्या आहेत त्याचे एकमेव परीक्षण करावायचे म्हणजे वरपांगी तर्काने रुप दिलेल्या रड गाण्याचे दिखाऊ रूप, रूप होय असे म्हणावे लागत उदाहरणार्थ श्री निस्पीण म्हणतात की ज्यावर भारतातील जाती उभारली गेली तो एकमेव आधार म्हणजे केवळ धंदा होय परंतु त्यांनी वरील विधानावरून आपला विचार मुळीच पुढे नेलेला नाही याची त्यांना आठवण करून दिली पाहिजे कारण भारतातील जाती या उद्योगमुलक आहेत इतकाच वास्तवी करता आहे आणि हा तर अगदीच मामूली शोध आहे उद्योगमुलक वर्गाने आपले रुपांतर उद्योगमूलक जातीत का करून घेतले याचे कारण आपल्याला श्री नेस्फिल्डकडून अजून कळावायचे आहे श्री नेस्फिल्डची उपपत्ती नमुना म्हणून पुरेसी नसती तर इतर मानव वंशशास्त्रज्ञाच्या उपपत्तीचा विचार मी मोठ्या आनंदाने केला असता परंतु वस्तुता तशी आवश्यकता दिसत नाही विघटनाच्या नियमानुसार निर्माण झालेली एक अद्भूत गोष्ट अशा दृष्टीने काही उपपत्ती जाती व्यवस्थेचे स्पष्टीकरण करतात धार्मिक शरणागतीची भाषा वापरून सांगायचे म्हणजे हर्बल स्पेन्सरच्या सजीव प्राण्यांच्या देहरचनेत जशी भिन्नता असते तशीच जाती भिन्नता सुद्धा पूर्णता नैसर्गिक उत्क्रांतीद्वारे निर्माण झाली तर काहींच्या मते संतती संततीशास्त्राच्या नियमामुळे जाती निर्माण झाल्या जाती संस्था अटळपणे अस्तित्वात आली किंवा निसर्ग नियमाशी जुळवून घेण्यासाठी गरीब व आगतिक जनतेवर जाणीवपूर्वक ती लादावी लागली असा चुकीचा युक्तिवाद सर्वच करतात म्हणून या सर्व उपपत्तीच्या परीक्षणासाठी खोळंबून राहण्याऐवजी या विषयावरील माझे विचार मी तुमच्यासमोर हो ठेवतो भारतातील प्राचीन काळातील वर्ग जगातील इतर समाजाप्रमाणेच भारतीय समाजही सुरुवातीच्या काळात अनेक वर्गांनी मिळून बनलेला होता याची आपण आठवण ठेवली तर आपणास बराच लाभ होण्यासारखा आहे भारतात प्राचीन काळी पुढील वर्ग होते, एक ब्राह्मण किंवा उपाध्याय वर्ग दोन क्षत्रिय किंवा सैनिक वर्ग तीन वैश्य किंवा व्यापारी वर्ग व चार क्षुद्र किंवा शेतकरी व मजुरांचा वर्ग ही वर्गपद्धती होईल ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घ्यावी असावी या पद्धती व्यक्तींनी पात्रता मिळवल्यानंतर त्याला वर्ग बदलता येऊ शकत होता व त्यामुळे वर्गातील व्यक्ती बदलल्या राहत असत हिंदू चॅट इतिहास काळात केव्हा उपाध्याय वर्गाने सामाजिक संबंधाच्या बाबतीत बाकीच्या जनतेपासून स्वतःला वेगळे तोडून घेतले श्रम विभागणीच्या तत्वानुसार बाकीच्या जनतेची विभागणी झाली त्यामुळे काही वर्ग खूप मोठे तर काही अगदीच लहान झाले वैश्य आणि शूद्रात जातीच्या मूळ रूपाचा बराच मसाला भरलेला होता त्यामुळे आजच्या अनेक जातीच्या मूळ रूपाचा बराच मसाला भरलेला होता त्यामुळे आजच्या अनेक जातीच्या उगमाचा हा वर्ग मूळ साठा ठरला सैनिकी पेशा स्वभावताच अशा पोट विभागणीला अनुकूल नसल्यामुळे क्षत्रिय वर्गाचे विभाजन राज्यकर्ते व सैनिक अशा दोनच भागात होऊ शकले एका समाजाचे अशा तऱ्हेने पोट पडण्याची प्रक्रिया पूर्णत स्वाभाविक आहे परंतु या पोट विभागासंबंधीची अस्वाभाविक गोष्ट म्हणजे त्यांनी वर्ग पद्धतीतील मुक्त प्रवेश पद्धती गवावली आणि ते स्वयंमार्गाधित वर्ग बनले त्यांना जाती असे म्हणतात प्रश्न असा की प्रवेश बंद करून अंतर्गत विवाह करणारा वर्ग होण्यास त्यांना भाग पाडण्यात आले की त्यांनी स्वेच्छेनेच प्रवेशद्वार बंद केले माझे मत असे की याचे उत्तर दुहेरी स्वरूपाचे आहे काहींनी स्वतः दारे बंद केली तर इतरांना त्यांच्यासाठी दारे बंद असल्याचे आढळून आले यातील पहिले भाष्य मानसशास्त्रीय असून दुसरे यांत्रिक स्वरूपाचे आहे तरी पण ते परस्पर पूरक आहेत आणि जातीय समस्येचे पूर्ण स्पष्टीकरण करण्यासाठी दोन्हीची आवश्यकता आहे ब्राह्मणांचे अनुकरण प्रथम मी मानसशास्त्रीय भाष्य विचारासाठी घेतो यासंदर्भात पुढील प्रश्नाचे उत्तर द्यावायचे आहे हे पोट विभाग किंवा तुमच्या आवडीप्रमाणे त्याला औद्योगिक धार्मिक किंवा आणखी कोणताही वर्ग म्हणा हे वर्ग स्वयंमर्यादित अथवा अंतर्गत विवाह करणारे वर्ग का बनले याचे कारण म्हणजे ब्राह्मण तसे होते म्हणून असे माझे उत्तर अंतर्गत विवाह किंवा प्रवेशबंद पद्धती ही हिंदू समाजात टूंब होती आणि ब्राह्मण जातीतून तिची सुरुवात झाल्यामुळे सर्व अब्राह्मण पोट विभागांनी किंवा वर्गांनी अंतःकरणपूर्वक तिचे अनुकरण केले व पाळीपाळीने तेही अंतर्गत विवाह पाळणाऱ्या जातीत रुपांतरित झाले विभाजनाच्या प्रक्रियेत वाटचाल करीत असताना या अनुकरणाच्या साथीचा संसर्ग सर्वच पोट विभागांना झाला त्याने सर्वांना जातीचे रूप दिले अनुकरणाची प्रवृत्ती मानवी मनात खोलवर उजलेली असून भारतातील विभिन्न जातीच्या घडणीत ते अप्रे स्पष्टीकरण आहे असे वाटू नये तिने इतकी खोलवर घर केले आहे की वॉल्डर बॅगहॅण्ड म्हणतो अनुकरण प्रवृत्ती ऐची किंवा जाणीवपूर्वक असते असे आपण मुळी समजता कामा नये याउलट तिची बैठ मुख्यतः मनाच्या अत्यंत सुप्त भागात असते व या सुप्त मनातील भावनांची जाणीव प्रत्यक्ष कार्य होड प्रगट मनाला होत नाही इतकेच नव्हे तर आधी जाणीव होण्याच्या दृष्टीने या भावना इतक्या गुड असतात की कार्य होत असताना सुद्धा त्या जाणवत नाहीत आपल्या स्वभावातील अनुकरणप्रियतेचा मुख्य आधार म्हणजे आपल्या श्रद्धा होत काही गोष्टींबद्दल आपल्या मनात अनुकूल पूर्वग्रह व काहींबद्दल प्रतिकूल पूर्वग्रह असतात याची कारणे आपल्या स्वभावाच्या गूढ भागात असतात परंतु श्रद्धाजन्य अनुकरण प्रवृत्तीबद्दल शंकाच असू शकत नाही गॅब्रेल ट्रेन या लेखकाने अनुकरण प्रवृत्ती हाच विषय शास्त्रीय अभ्यासासाठी निवडला असून त्याचे अनुकरणाचे तीन विषय सांगितले आहे त्यापैकी एक म्हणजे अनुकरणाचा प्रवाह श्रेष्ठ दर्जाच्या लोकांपासून कमी दर्जाच्या लोकांकडे वाहतो किंवा त्यांचे शब्द उद्धृत करतो संधी दिली तर अमीर उमराव लोक त्यांच्या नेत्यांचे त्यांच्या राजांचे किंवा शासनकर्त्यांचे सर्व काळी सर्वस्थळी अनुकरण करीत असतात त्याचप्रमाणे सामान्य लोकही त्यांच्या अमीर उमरावाचे अनुकरण संधी मिळताच करीत असतात ट्रेडचा दुसरा नियम असा अनुकरण वृत्तीचा विस्तार किंवा घनता अंतराच्या सर्वात चांगल्या वस्तूचे जास्तीत जास्त अनुकरण होत असते वस्तूत आदर्श व्यक्तीच्या आचरण्याचा प्रभाव अंतराच्या व तिच्या श्रेष्ठत्वाच्या प्रमाणात प्रत्यक्षरित्या होत असतो येथे अंतर अर्थ त्याच्या श्रेष्ठत्वाच्या प्रमाणात प्रत्यक्षरित्या हात हातस्तो, येथे अंतर याचा अर्थ त्याच्या सामाजिक संबंधाच्या अर्थाने घ्यावायचा आहे तथापि जर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष परिचित नसली किंवा फार दूर अंतरावर असली तरी ती जवळच आहे असणावे लागत सामाजिकदृष्ट्या उच्चत्व लाभलेल्या लोकांनी घालून दिलख्खा प्रथांचा प्रसार क्रमशः कसा झाला याचे स्पष्टीकरण या, या कमीत कमी अंतराच्या अनुकरणाच्या नियमाने होत काही जातींची घडण अनुकरणाच्या वृत्तीमधून झाली ही माझी उपपत्ती सिद्ध करण्यासाठी वस्तुता तिला पुराव्याची गरज नाही अन्न द्वारा जातीच्या घडणीला नितांत आवश्यक असलेली परिस्थिती हिंदू समाजात होती की नाही हे पाहणे उत्तम मार्ग ठरेल असे मला वाटते वरील अधिकारी लेखकाच्या मते अनुकरणासाठी पुढील परिस्थिती आवश्यक असते एक ज्याचे अनुकरण वायाचे आहे त्यांना समाजात मानाचे स्थान असले पाहिजे आणि दोन त्या समाजातील लोकांचे परस्पर संबंध विभिन्न व नित्य असले पाहिजे ही परिस्थिती भारतात उपलब्ध होती यात शंकेला जागा नाही ब्राह्मण अर्धा मुर्धा देवस नव्हे तर भूदेव होता तो एखादी प्रथा सुरू करतो व बाकीच्यांनाही तसेच घडवितो त्याचा अधिकार निसंशय असून आशीर्वाद व कल्याणाचा तो मुख्य जरा आहे अशा तऱ्हेने धर्मग्रंथांनी पवित्र बनविलेल्या व पुरोहित दार्जिनी लोकांनी पूज्य बनविलेल्या देहधारी प्राणी आपले व्यक्तिगुण शरणागत मानवावर लादल्याशिवाय कसा राहील ही गोष्ट जर खरी असेल तर त्याला निर्मितीचे मूळ कारण का मानतात ते कळून येईल वस्तुता अशा प्रकारचा प्राणी केवळ अनुकरण करण्यापेक्षा अधिक पात्रतेचा असतो निदान अनुकरणीय तरी असतोच शिवाय तो गटांतर्गत विवाहाच्या मर्यादा असलेल्या वेगळ्या जातीत राहत असल्यामुळे त्याच्या उदाहरणानुसार इतर जातींनी वर्तन करू नये तर काय करावे मनुष्य स्वभाव किती दुर्बल एखादा गंभीर तत्ववेदता असो की एखादी क्षुद्र मोलकरी नसो संधी मिळताच ते अनुकरणाला बळी पडल्याशिवाय राहत नाही या वाचून दुसरे काही घडू शकत नाही कारण अनुकरण सोपे असून संशोधन कठीण असते तथापि जाती तयार होण्याच्या प्रक्रियेतील अनुकरणाची भूमिका स्पष्ट करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ज्या रुढींनी जातीच्या शैशावस्थेत तिच्या रचनेला आधार दिला त्या रुढीबद्दल अब्राह्मण वर्गाचा कल कसा होता हे समजून घेणे हा होय कारण या रूढींनी जातीचे संगोपन कल इतकेच नव्हे तर हिंदू मनावरती पूर्णपणे कोरल्या जाई पर्यंत काळाच्या ओघात सतत साथ दिली व आज त्यांच्यामुळेच कसल्याही आधारा वाचून हिंदू मनात जाती लोंबकत आहे आज जातीला एखाद्या तळातील शेवळासारखा बिनबुडाचा श्रद्धेशिवाय दुसऱ्या कोणत्याही टेकूची गरज उरली नाही अशा तऱ्हेने हिंदू समाजात एखाद्या जातीचा सा सामाजिक दर्जा सती सतीचे वैधव्य आणि बालविवाह या रूढीतील जात ज्या जा जा प्रमाणात पाळते त्यानुसार वेगवेगळ्या ठरतो ब्राह्मणापासून असलेल्या अंतरानुसार वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या प्रमाणात या रुढीचे पालन करतात ज्या जाती ब्राह्मणांना अगदी जवळच्या आहेत त्यांनी तिन्ही रुढींचे अनुकरण केले असून त्यांचे कठोरपणे पालन करण्याचा ते आग्रह धरतात ज्या जाती ब्राह्मणांना कमी जवळच्या आहेत त्यांनी सक्तीचे वैधव्य आणि अल्पवयी मुलीचा विवाह या दोन रुढींचे अनुकरण केले व इतर आणखी दूर असलेल्या जातींनी केवळ बालविवाहाच्या रूढींचे अनुकरण केले तर फार दूर असलेल्या जातींनी फक्त जाती पद्धतीवरील श्रद्धेचे अनुकरण केले यापुढे जाऊन मी असे म्हणतो की अधूर्या या अनुकरणाला ट्रेड ज्याला अंतर म्हणतो ते थोड्या प्रमाणात कारणीभूत असून काही प्रमाणात या रुढींचा रानटीपणा कारण ठरला आहे हे उदाहरण ट्रेडच्या नियमाच्या ढळढळीत दाखलं असून भारतातील जातींच्या घडणीची संपूर्ण प्रक्रिया ही सामान्यांनी वरिष्ठांचे अनुकरण करण्याची प्रक्रिया आहे असे मानण्यास कसलाही संदेह ठ माझा एक निष्कर्ष कदाचित तुम्हाला आकस्मिक किंवा निराधार वाटला असेल म्हणून मी आता त्याच्या समर्थनासाठी थोडा मागे वळतो आपल्यासमोर उपस्थित केलेल्या तीन रूढीच्या मदतीने ब्राह्मण वर्गाचे सर्वप्रथम जातीची रचना सुरू केली असं मी म्हटले आहे व निष्कर्षाचे कारण इतर वर्गातील रुढींचे अस्तित्व केवळ उसनवारीचे आहे असे मी दिले होते अब्राह्मण वर्गात या रुढीचा प्रसार होण्याबाबत अनुकरणाच्या प्रक्रियेने बजावलेली भूमिका सांगितल्यानंतर आता स्पष्ट हो हे स्पष्ट होईल की साधन रुपाने किंवा आदर्शाच्या रुपाने या रूढी अब्राह्मणात अनुकरणात्मक जर आहेत तर त्यांना नमुन्याप्रमाणे उपयोग होण्यासाठी कोणतीतरी पुरेशी श्रेष्ठ अशी मूळ जात आदी असलीच पाहिजे आणि ईश्वर सत्तात्मक समाजात ईश्वराच्या सेवकांवाचून नमुना होण्याचे कार्य दुसरा कोण करू शकणार जे वर्ग आपली प्रवेशद्वारे बंद करण्यास असमर्थ होते त्यांची कथा येते समते। इतरांनी प्रवेश बंद केल्यामुळे काही वर्गांचे द्वारे आपोआपच कशी बंद झाली हे आता आपण पाहूया याला जातीच्या घडणीची यांत्रिक प्रक्रिया असे मी म्हणतो ही यांत्रिक आहे कारण ही अटळ प्रक्रिया आहे मानसशास्त्री मार्गाप्रमाणेच हा मार्गही माझ्या आधीच्या विचारवंताच्या नजरेतून निसटला आहे याची एकमेव कारण म्हणजे त्यांनी प्रत्येक जाता एकांडी व पूर्णता पृथक संस्था आहे अशी समजूत करून घेतली असून जाती व्यवस्थेतील एक दुवा या दृष्टी विचार केला नाही या नजरचुकीचा किंवा अंधदृष्टीचा परिणाम विषय योग्यपणे समजून घेण्याबाबत मोठा अपायकारक ठरला आहे व म्हणूनच स्पष्टीकरणातही घोटाळा निर्माण झाला म्हणून पुढील अभिप्राय तुम्ही सतत लक्षात ठेवावा अशी आपणास प्रथम विनंती करून नंतरच मी माझे स्पष्टीकरण देण्याची वाटचाल सुरु करणार आहे तो अभिप्राय असा जाती ही थास तिच्या एक रुपात केवळ थाप होय जाती नेहमीच केवळ अनेक वशनी रुपातच अस्तित्वात असतात नेहमी जाती अस्तित्वात असतात एकटी जात अशी वस्तू कधीच नसते मला अभिप्रेत असलेला अर्थ असा ब्राह्मणाची एक जात निर्माण केली किंवा माझ्या पद्धतीने सांगायचे म्हणजे स्वतःला एक मर्यादित बंदिस्त करीत असतानाच ब्राह्मणांनी बाकीच्यांना आपल्या मर्यादेच्या बाहेर बंद केले दुसऱ्या तऱ्हेने स्पष्टीकरण करून मी माझा मुद्दा स्पष्ट करतो हिंदू मुसलमान जू ख्रिश्चन व पारशी इत्यादी वेगवेगळ्या धर्माची तयार झालेल्या गटासहित संपूर्ण भारताची कल्पना करा आता हिंदूभोवती अडसर घातली तर बाकीचे जातीरहित लोक उरतात तथापि परस्परांच्या बाबी त्यासुद्धा जातीच ठरतात आणखी जर पहिल्या धर्मातील लोकांनी आपापल्या वर्गाची दारे बंद करून घेतली तर पारशाशी जरी प्रत्यक्षपणे स्वतःला मर्यादा घालून घेतली नसली तरी अप्रत्यक्षपणे ते सुद्धा आपोआप बंदिस्त होतात प्रतिमांच्या भाषेत सांगावायच अ वर्गाला स्ववर्णांतर्गत विवाह पद्धती पाळणारा वर्ग राहावायचे असेल, तर परिस्थिती दुर्दम्य दबावाम्ळ व वर्गाला तसे भाग पड़ते, आता हा सर्क हिंदू समाजाला लावून पा, म्हणजे जातींच्या ठिसू स्वभावाची तुम्हाला आणखी एक स्पष्टीकरण मिळेल कारण जाती हा दुहेरीपणा अंतर्भूत आह जाती पद्धतीच्या सामाजिक धार्मिक आर्थिक नियमांना धोका संभवणारी कोणतीही नवी प्रथा बहुदा जात चालू देत नाही त्यामुळे जातीतील बंडखोर सभासदांना जातीभायर हाकल्या जाण्याचा धोका असतो सभासदांना दुसऱ्या जातीने सामावून घेतल्यामुळे व मूळच्या जातीतही परतता येत नसल्यामुळे त्यांचे भवितव्य त्याच्याच हाती राहते जातीत नियम अभेद्य असून लहान मोठ्या गुन्ह्यामध्ये ती फारसा फरक करण्यासाठी अडून नाही नवी प्रथा कोणत्याही प्रकारची असो सर्वांना एकच दंड देण्यात येतो विचाराच्या नव्या पद्धतीमुळेही एक नवी जात निर्माण होईल कारण जुनी जात ती चालू देणार नाही बंडखोर विचार मांडणाऱ्याला आदराने गुरु मानण्यात येत असले तरी नीतीबाह्य प्रेम करणाऱ्या पाप्याप्रमाणेच त्यालाही जात सारखी शिक्षा देते यापैकी बंडखोर विचारवंत धर्मसंप्रदायाच्या स्वरुपाची जात निर्माण करतो व दुसरा संकरीत जात निर्माण करतो जातीचे नियम भंग करण्याचे धाडस करणाऱ्या पापी माणसासाठी जातीजवळ दयामया नसते बहिष्कार हा त्याला दंड असतो व त्याचा परिणाम म्हणून नवीन जात निर्माण होते, जाती बहिष्कृत लोक नवी जात निर्माण करतात याला कारण हिंदू मनस तसे आहे हे नवे या उलट जर दुसऱ्या जातीचे लोक त्यांचा समावेश करून घ्यास तयार असले तर बहुदा हे हलोक एखाद्या जातीचे नम्र सदस्यत्व पत्करण्यास तयार असतात परंतु जाती या दार असलेल्या संस्था असून त्यांची परस्परात जाणीवपूर्वक संगनमत असत त्यामुळे बहिष्कृतांना नवी जात बनविणे भाग पडते या बलात्कारी परिस्थितीचा न्याय निर्दयपणाचा असतो तिच्या शिरजोडीसमोर मान वाकिल्यामुळे काही दुर्दैवी वर्गांना आपली कोंडी झाल्याचे दिसून येते कारण इतरांनी स्वतःला आत कोंडून घेऊन त्यांना बाहेर कोंडलेले असते याचा परिणाम असा होतो की नवनवीन वर्ग जातीच्या चौकटीला आव्हान देणारे कोणत्याही पायावर आधारलेले वर्ग यांत्रिक प्रक्रियेने सतत जातीमध्ये रुपांतरित होत जातात व जातींची संख्या चळ लागल्याप्रमाणे फुगत जाते भारतातील जातीच्या निर्मितीची ही दुसरी कथा इति संपूर्ण आता माझ्या उपपत्तींच्या मुख्य मुद्द्यांचे सार सांगतो माझ्या मते जातीचे अनेक संशोधकांच्या मनात भ्रम निर्माण केल्यामुळे संशोधन कार्यात बहुतेकांनी चुका केल्या आहेत पाश्चात्य पंडितांनी जातीव्यवस्थेत वर्णाला रंग अनाठाई महत्व दिले आहे वर्णासंबंधी त्यांच्या मनात आधीच वर्णदिवशाची कल्पना असल्यामुळे जाती तई तोच प्रमुख दुवा असला पाहिजे अशी त्यांनी सहजच कल्पना करून घेतली परंतु यापेक्षा अधिक खोटी गोष्ट असू शकत नाही म्हणूनच डॉ केतकरांचा आग्रह योग्य आहे ते म्हणतात सर्वच राजे रजवाडे मग स्वतःला तथाकथित आर्यवंशाचे समजवत की द्रविड वंशाचे समजवत वस्तुता आर्यच होते जोपर्यंत पाश्चात्य विद्वान येथे येऊन त्यांनी आर्य व द्रविड यांच्यात भिन्नतेची रेषा काढाव्यास सुरुवात केली नाही तोपर्यंत येथ एखादी टोळी किंवा कुटुंब वंशदृष्ट्या आर्य आहे की, की द्रविड आहे या प्रश्नाने लोकांना कधीच सतावले नाही चामडीच्या रंगाला महत्व दक्षा कल फार काळापूर्वी संपला आह यानंतर पुन्हा त्यांनी स्पष्टीकरणाच्या नावाने नुसते वर्णन कल आणि जणू काही त्या जातीच्या उगमाच्या उपपत्ती आहेत असे समजून त्यावरच ते जगडत बसले धंदवाईक धार्मिक इत्यादी प्रकारच्या जाती आहेत तरे परंतु कोणत्याही अर्थाने ति जातीच्या उपपत्तीचे स्पष्टीकरण ठरू शकत नाही धंदेवाईक वर्गांना जाती का म्हणण्यात येते हे अजून आपणा शोधावायचे आहे पण हा प्रश्न कधीही उपस्थित करण्यात आला नाही जाती संस्था ही एखाद्या फुंकरीने निर्माण सके वस्तू असावी त्याप्रमाणे त्यांनी जातीचा प्रश्न ढिलेपणाने हाताळला आहे याउलट समजून घेण्यास अत्यंत बिकट असा प्रश्न आहे हे मी स्पष्ट केलेच आहे कारण त्यामाग असणाऱ्या अडचणी अवाढव्य आहेत जात श्रद्धेवर आधारलेली आहे खरे पण एखाद्या संस्थेचा आधार म्हणून श्रद्धा उदयास येण्यापूर्वी तिला बळकटी आणण्याची व सतत चालू ठण्याची आवश्यकता असत जातीच्या माझ्या अभ्यासात चार मुद्दे अंतर्भूत आह एक हिंदू समाजाची रचना संयुक्त स्वरुपाची असली तरीही तेथे गंभीर स्वरूपाचे सांस्कृतिक ऐक्य आह दोन जात म्हणजे एक मोठ्या सांस्कृतिक ऐक्य असलेल्या समाजाचा एक अंशात्मक तुकडा आहे तीन जातीची सुरुवात करणारी पहिली एक जात आहे चार अनुकरणाच्या व बहिष्काराच्या माध्यमाद्वारे वर्गाचे रुपांतर जातीमध्ये झाले ही कृत्रिम संस्था नष्ट करण्यासाठी अलीकडे मोठ्या चिकटींनी प्रयत्न केले जात असल्यामुळे या जातीच्या प्रश्नाला आज विशेष महत्व प्राप्त झाले आहे तथापि अशा प्रकारच्या सुधारणावादी प्रयत्नांमुळे तिच्या उपपत्तीसंबंधी मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले एखाद्या सर्व व्यक्तीने जाणीवपूर्वक आज्ञा देऊन ती निर्माण केली की एका विशिष्ट परिस्थितीत मानवी समाजाच्या उत्क्रांती या प्रक्रियेत ती आपोआप निर्माण झाली अशा वादाच्या बाजू आहेत जे दुसऱ्या क्रमांकाची बाजू घेतात त्यांना माझ्या निबंधातील मुद्यांमध्ये विचाराचे खाद्य सापडेल अशी मला आशा वाटते याचा प्रत्यक्ष उपयोग होवो की न हो परंतु हा जातीचा विषय सर्वसमावेशक आहे आणि त्याच्या तात्विक बैठकीबद्दल माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे माझी निष्कर्ष तुमच्यासमोर मांडण्याची मला इच्छा झाली मला वाटते माझे निष्कर्ष योग्य पायावर आधारलेले असून खंबीरपणे उभारलेले आहेत तथापि ते कोणत्याही दृष्टीने अंतिम स्वरूपाचे आहेत असे समजण्या इतका दुराग्रही मात्र नाही उपकारक सत्य शोधण्यासाठी माझ्या मते संशोधनाचा एक योग्य असलेला मार्ग सुचवावा असा माझा प्राथमिक हेतू यामागे आहे तथापि पूर्वग्रह दूषित होऊन या विषयाकडे जाण्यापासून आपण सावरले पाहिजे भावनांना शास्त्रांच्या कक्षेबाहेरच बंदी घातली पाहिजे व वस्तूंचे निरीक्षण वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून केले पाहिजे एखाद्या विषयावरील काही उपपत्ती नेहमीसाठी वादग्रस्त होऊन बसत असतात असे असले तरी जेतपर्यंत माझा संबंध आहे तेपर्यंत मी सांगू इच्छितो की एखाद्याचा बुद्धिवादी दृष्टीकोनातून माझ्याशी मतभेद झाला तर माझे विचार प्रत्यक्ष सोडून देण्यातही मला आनंदच होईल सारांश जातीची उपपत्ती मांडण्याची माझी ज्याप्रमाणे आकांक्षा आहे त्याचप्रमाणे जर तो समर्थनीय नाही असे दाखों दिले, दाख मी ती सोड ही तैयार आंस